गेलं पाहिजे आपल्या शरीरामधल्या उष्णतेनं ते पाणीवायू असं ज्या वेळेला पाण्याची व्यवस्था नसताय त्यावेळेला कोणीही माणसानं आपल्या उजव्या हाताच्या हे मधले तीन बोट करंग आणि अंथ्या सोडून हे तीन बोट आपल्या उजव्या कानाला लावावेत म्हणजे आचमन करण्याचं पुण्य मिळतो फळ मिळतो हे पुण्य पाप हे निरळे व्यासानी बसवलेले पुढे शब्द आहेत कोणतेही धर्मशास्त्राचा आचार वैद्यशास्त्राला जोड असतो वैद्यशास्त्राचा प्रमुख विचार असतो आणि त्याला पुटी म्हणून धर्मशास्त्र जोडलेले असतो रोचना करता बर वाटण्याकरता आणि पुण्य हे सगळ्यात एक साजरा शब्द जोपर्यंत पुण्य आणि पाप हे दोन शब्द समाजामध्ये व्यवस्थित चालत होते तो पर्यंत समाज फार चांगला होता कामुख्य केलं की के पाप लागत काही पोलीस उभी करण्याची गरज नव्हती काही संरक्षण करण्याची आवश्यकता नव्हती पण पाप हा शब्द गेला कि गणपतीच्या देवळात केव्या करताना आरती करताना मंगळसूत्र गेले बाईच्या गळ्यातलं काही ओढून घेतलं की पाप लागतं हे लढोक्या मग त्याला मंगलमूर्ती साक्ष असताना कसक्यान ओढ चालला पुन्हा मी मोरगावला गेलो होतो कशाला तुम्ही तु, करायला त्यावेळेला काही झालं नाही कारण सुक्रत तुम्हाला साथ करतो तो पर्यंत केलेले पाप काही ताप देत नाही परंतु एकदा ते सुक्रत संपलो मग कळत काय ते म्हणून हा सतकर्म करावे भोगावे रडत तेच परिणाम नंतर का तत्वापर्यंत नाही दत्त महाराज म्हणतात राजा बार बार ताबाळल्या दिल्या आणि आचबन केलं नाही मुलगा अंगहीन झाला व्रतांगही झालं मुलगा अंगहीन झाला मृतयुगातली घटना ती जर थोडी चूक इतकी दाब जाईल तर कलियुगात काय होत असेल याचा विचार करा पण लोक म्हणतात जग जे पाकून पुणे कोण पाहिले मजा करा मजा करा भगवाने म्हणतो मी मजा दाखव चार दिवस याचा ती घटना भोगावी असं चतुर या चतुर्थी व्रताच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय चतुर्वेदा पुरुषार्थ देते हिला चतुर्थी म्हणतात आणि इथे या खंडाचा समाप्तीचा प्रकार केला कशा करता राजाच्या डोक्यामध्ये चतुर्थीची जिज्ञा लागली चौथा खंडच त्याच्याकरता पुढे चतुर्थी करताच स्वतंत्र खंड निंद गेला आणि राजा दक्ष प्रजापती महर्षी मुद्दला म्हणतात मग तुम्ही मला ही चतुर्थी काय आहे ती पूर्ण व्यवस्थितच टाका त्याला जिज्ञासा उत्पन्न व्हावी म्हणून या कृतवीर्याची कथा सांगण्यात आली आणि या कृतविर्याच्या माध्यमातून कार्तविर्याच्या परिस्थिती या कृष्ण चतुर्थीच्या जगामध्ये सगळीकडे बोलभाला झाला माघ आणि शुक्चतुर्थीची पहिली सुरुवात चतुर्थी झाली म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून शुक्र चतुर्थीच्या कथा आणि माघवद्य चतुर्थी पासून कृष्ण चतुर्थीच्या कथा ऐकायला मिळतील उद्या या चतुर्थीवर विचार करण्यात येईल परवा प्रत्यक्ष चतुर्थीला आहे उद्याच्या विचाराप्रमाणे झाला जे जमीन हे त्यांनी परवा जर केलं तर आपोआपच काही केल्याचं फळ मिळेल नाही केलं तरी फळ मिळेल त्याच्या दैवावर त्याच्या त्याच्या आचरणावर अवलंबित राहील परवाच्या दिवशी प्रवचन बंद राहील कारण आमच्या तंत्रामध्ये किती लवकर लिहत दहा हे ठरवूनच गेल्यासारखा आहे त्या दिवशी चतुर्थी आहे तिथून आल्यावर प्रक पूजा आहे त्याच्यामुळे प्रवचन वगैरे काही राहणार राहील ते थोड्या तंत्रामध्ये राहील ते पाच अध्याय वाचले म्हणजे बंद करू कारण तिथे वाचायला वाचा वेळ सापडणार नाही चतुर्थी आहे म्हणून सकाळचा एक अर्धा तास होईल आणि रात्रीच्या प्रवचनानं सुट्टी राहील उद्याच प्रवचन वेळेवर होईल वेळेवर म्हणजे दहा का का कारण आम्ही लवकर जरी आलो काय आलो वेळ नाही आमच्याजवळ काय करणार काय काल तर मी सोहळ्यात आणतो आणि ते करता की कि किती लवकर आलोय तुम्हाला दिसावं मी तिथे वेळ घालवला का निदान आज तरी तिथे धोत्र नेसून आलो पण काल तर सोहळ्याला मुद्दाम चालू होतो किंवा संपल्या बरोबर आलो संपलं नाही त्याला काय मी काय असं काहीतरी एक एक होत आणि त्या तंत्राप्रमाणे जे ऐकायला मिळेल ते ऐका जे करता येणं शक्य असेल ते करा केलं तर काही बिघडत नाही मोडूया समर्थ आहे चांगले म्हणले तुमच्या दैवाप्रमाणे काय मिळायचे ते फळ मिळते मंगलपूर्ती मी दोन ब्याण्णव पासून पुढं गणेशाय ब्रम विधीया प्रयने यगस्त्या नाम विघ्नसागर शोषण ध्यान गणेशिद बुद्धिप्रकाशकूर्ण योगिनाथित स्वानंदीशेशहन महावाक्यस्वू तत्मस सिद्धिद्धियुत भजे सिंदूरोधूिताम तिलक विलसित चार्गौरांगरागे साक्षा ददंत मुखकमलराकराब्युनबाहुतपरमल शुद्ध काशाय वस्त्र योगींद्र श्रीगणेशुव गाणपाचार्य मीडे मंगलमूर्ती मूरया श्री मद्गिरी सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद् गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्री मदुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हैरंबराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीभन भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मुर्या गोसावी जय भगवान महाराष्ट्र दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगत असताना चतुर्थ खंडाचा विचार सुरू होतो त्या तिसऱ्या खंडामध्ये मद्य चतुर्थी का निर्माण झाली अशी यदुकुलाच्या मध्ये असणारी एक उपकथा सांगण्यामध्ये आहे राजाची जिज्ञासा वाढावी हा मूळ त्याचा उद्देश होता महाराज दक्ष प्रजापती म्हणतात आपण दोन चार वेळ मला या वर्णन सांगितलं आता कृपा करून आपण मला चतुर्थी सांगू पांग सांगण्याचा उपद्व्या खटपट करा, करा कशा करता ही चतुर्थी निर्माण झाली चतुर्थी म्हणजे का ही करावी म्हणजे कशी कशा करता करावी का करावी हिचं फळ काय मिळतं इत्यादी सगळ्या गोष्टी आपण मला सांगू पांग सांगा असा दक्षिण प्रजापतीचा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान महर्षी मुद्गम त्यांना चतुर्थी व्रता सांगले जाते या चतुर्थी करता सुरुवात कशी झाली कशा मोहिरी तिथली निर्माण झाली या करता अगदी प्राथमिक अवस्थेपासून सांगतात तेव्हा तरी ब्रम्माजीनी जग निर्माण केल्यानंतर या जगाला कोणतीतरी एक रीत असावी काहीतरी पार असावा लोकांना काहीतरी करावं आणि सुसंबद्धतेमध्ये हे जग चालावं अशी अपेक्षा ब्रम्माजी महाराजांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांच्या संकल्पातून एक देवता प्रगट झाली मागची सगळी सृष्टी तिसऱ्या खंडामध्ये जी वर्णन केली दुसऱ्या खंडामध्ये जी वर्णन केली ती सगळीच त्यांच्या संकल्पापासून निर्माण झाली असंच वर्णन प्रत्येक वेळ करण्यामध्ये आलं असे विश्वाची कोणती तरी एक रीत अशी कल्पना ब्रह्माजी महाराज मनामध्ये करतात तेव्हा चार हात चार पाय चार तोंड अशा प्रकारची एक देवता प्रगट झाली असं जेव्हा असत नाही चार तोंड कसं वर्णन असत तेव्हा चारही दिशेकडे ज्याची दृष्टी सतत फाकलेले असते व्यवस्थित सगळीकडच ज्याला ज्ञान होतं त्याला चतुर्मुख होणार ज्याच्या हातामध्ये धर्मार्थ काम मोक्ष हो चारही पुरुषार्थ साधन आहे त्याला चतुर्भुज म्हणाव असे या सगळ्या शब्दांचे निर्णाय अर्थ होतात आणि त्याप्रमाणे समजावून सांगता येत नसल्यामुळं हो। तो चार हाताचा चार पायाचा असा एक कोणता तरी प्राणी करतो आणि त्याच्यामुळ लोक मग तारका कुतारका करतात संस्कृत भाषा अतिशय गोड आणि अत्यंत सार्थ आहे व्यर्थ एक शब्द सुद्धा संस्कृत मध्ये कधी नसतो निष्कारण काहीही भगवान व्यास बोलत नाही आणि जे बोलतात ते सगळं करत असतात त्याच्यामुळे शंका प्रशंका घेण्याचं का ही कोणी काम नाही अशी एक विशिष्ट देवता निर्माण झाल्यानंतर त्या देवतेने ब्रह्माजीला विचारलं मी काय करावं मला उत्पन्न करण्याचा आपला उद्देश कोणतात हे म्हणतात आधी तपा आणि गणेशाला आधन करून परमात्मा गणेशाची कृपा संपादन करा म्हणते तू उत्पन्न झाली तुझं काय कार्य आहे हे भगवान गणेश तुला आज्ञा देतील त्याप्रमाणे चूक कर या देवतेनी फार विशिष्ट प्रकारचा तप केला त्या तपाने परमात्मा निर्माण होती तू तिथे माता म्हणून राहशी आजपासून तुझं लाभ आम्ही चतुर्थी अशा प्रकारचा केलाही प्रकारचे पुरुषार्थ देणारी संचित असंचित सगळं दूर करणारी आणि आपल्या इच्छेप्रमाणे फळ देणारी म्हणून तिला चतुर्थी असं म्हणण्याची पद्धत पडली जेव्हा प्रभूच्या कृपे अर्ध शरीर गोरं राहिलं पांढर राहिलं आणि तिचं अर्ध शरीर काळ झालं या दोन शरीरा पाचून दोन निरनाळ्या रंगाच्या देवता उत्पन्न झाल्या जेव्हा केवळ अस्तित्व येत तेव्हा तप गेल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणून या दोघी जणींनी तपश्चर्या दोघीची तपश्चर्या दो परिपूर्ण अवस्थेला गेल्यानंतर एकी आणि एकीला चंद्रोदय त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की आम्ही मध्यान्न काली तुम्हाला दर्शन दिल्यामुळं तुझ प्रथम मध्यान्ह कालानी योग्य कक्षा प्रकारचं घेतल्या जाईल चंद्रोदयाला दर्शन दिल्यामुळं तुझ प्रथम चंद्रोदयाच्या कालानी घेतल्या जाईल जेव्हा केव्हा हे वन ते मिळालं तेव्हा याच्यात ही पुढे ज्योतिषाप्रमाणे निर्णाय फरक पडले चतुर्थीचे दोन प्रकार आहेत हे चतुर्थीचेच आहेत म्हणून विशेष वाटण्याचं दे काही कारण नाही एकादशीचे असे दोन प्रकार आहेत आणि सगळे अष्टनी पाळल्या जातात त्याच्यावर कोणी शंका कुशंका घेत नाही दोन प्रकारच्या एकादशा पंचांगात लिहिलेले असतात चतुर्थी तशी लिहिलेली नसते नेहमी चतुर्थी तृतीयात पंचांतात पंचमी युक्त चतुर्थी लिहिण्याची पंचांगांची पद्धत नाही परंतु चतुर्थी ही असते आणि तृतीया चतुर्थी तर असतेच असते तशीच एकादशी दोन प्रकारची असते दशमी युक्त एकादशी असते तिला स्मार्थ एकादशी म्हणतात आणि काही पंचेश्वरामध्ये जे विष्णू आहेत असं समजणारे आहेत हे पहिली एकादशी स्मार्ट एकादशी करता जी दुसरे कष्ट हे वारकरी संप्रदायाची सगळी मंडळी आहे ही दुसरी एकादशी करतात ही दुसरी एकादशी द्वादशी युक्त असते परंतु ती द्वादशी सूर्योदयानंतर थोडी जरी असती तरी त्या एकादशीचं महत्व असत की एकादशी सूर्योदयाला आहे आणि सूर्योदय झाला ते झाला की एकादशी संपत आहे आणि दिवसभर द्वादशी तरी अट्टी एकादशी एकाद उपवास द्वाद एकाद एकाद एकाद ते द्वादशीला करतात कारण द्वादशी युक्त एकादशी तिला वैष्णवी एकादशी म्हणतात ही त्यांची पद्धत असल्यामुळं त्या पद्धतीनं ती एकादशी करतात दानपत्यामध्येही असे दोन भाग आहेत तृतीयायुक्त चतुर्थी करणारे सर्वसाधारण सगळेच लोक आहेत याला मात्र विद्या चतुर्थी असं म्हणतात आणि पंचमी युक्त चतुर्थी करणारे असे काही संप्रदायी लोक आहेत त्यांना नागविद्या चतुर्थी म्हणतात नाग म्हणजे पंचमी आपल्या इथला संप्रदाय नागविद्या पद्धतीचा आहे मठ स्थापन होण्याच्या आधी पासून लोक नागविद्या करत होते मठाला तो संप्रदाय आवडला त्यामुळे त्याला पुष्टी मिळाली हा प्रकार दुसरा पण मठ आल्यापासून एक नवीन काहीतरी सुरुवात झाला असं मात्र नाही मठ निर्माण होण्याच्या आधी पासून पद्धत होती ुक्त चतुर्थी करत गांव करवा पार कर अद्याप ही कर घ चतुर्थी सोडने सध्या सद्या पद्धत सुरू पी का शिलक चतुर्थी रि नोड़ता दुसरे दिवसी सोड़ता अद्याप एक संप्रदाय चालू है सर्व साधारण्स चतुर्थी चंद्रोदया न सोच पद्धत चतुर्थी अस म्हणतात काहीतरी पद्धतीनं दुसरी दिवसाची चतुर्थी आली तर ते सोडणारे लोक बहुतेक नाहीत तर ते सगळे मठाचे अनुयायी आहेत आणि नागविद्या चतुर्थी आली तर दुसऱ्या दिवशी सोडण्याच्या पंचायत कोणी पडत नाही कारण दुसरी चतुर्थी करणारे लोकच आधी थोडे आहेत करता काही पंचांगाचा आधी विचार होतो पंचांग आल्याबरोबर कि या वर्षामध्ये अशा चतुर्थ्या किती आहेत किती फरक पडतो आणि त्या तंत्राप्रमाणे त्याच्यावर गुन्हा वगैरे केल्या जातात आणि असे दोन्ही संप्रदाय हे सगळा चिंचवड संप्रदाय तृतीयाुक्त चतुर्थी करणारा आणि हा योगेंद्र मठाचा संप्रदाय पंचमी युक्त चतुर्थी करणारा असे दोन्ही संप्रदाय सध्या तुमच्या क्षेत्रात आहेत कारण याच्यापेक्षा गणेशाचं क्षेत्र मोठं जगात कुठंच नसल्यामुळं इथे हे दोन्ही संप्रदाय चालू असावेत ही परमात्माची इच्छा आहे आणि आतापर्यंत हो तरी ते टिकल आहे पुढे काय होणार आहे काय नाही भगवान जाणारे पण आजपर्यंत तरी ही पद्धत शिल्लक याच्याबद्दल गणित करण्याची निर्णय पद्धत आहे का आणि तिला चतुर्थीनं स्पर्श केला आहे काशी चतुर्थी दुसऱ्या दिवशी मध्यान्ह कापर्यंत किंवा चंद्रोदयापर्यंत आहे का असा विचार केल्यानंतर विद्या चतुर्थीचा विचार असतो शुद्धाचा विचार नसतोच असत हे स्वच्छता चुर्थी परंतु काही अशा घोटाळे त्या चतुर्थी करण्याची शुद्ध गाणपत्यांची विचार होतो त्यावेळेला कामिक लोक नागविद्या चतुर्थी करतात म्हणजे मातृविद्या चतुर्थी करतात ही पहिली चतुर्थी करतात हे पंचवीस वरांमधला एक कोणीतरी ईश्वर किंवा कदाचित माध्यमातून उपासना करणारे शिवपुत्र गणेश असे समजणारे जे आहेत हे तृतीयुक्त चतुर्थी करणारे आहेत मातृविद्या चतुर्थी करणारे आहेत चतुर आणि त्यांना गणेशापासून काहीतरी फळाची अभिलाषा आहे परंतु जे शुद्ध धाणपत्य आहेत यांना चतुर्थी पासून फळाची अपेक्षा करणं बरोबर नाही ते त्यांना जन्मभर करण्याकरता सांगितलं आहे जेव्हापासून ते जन्माला येतील तेव्हापासून त्यांनी ते चतुर्थ्या करा आणि जेव्हा संपत्ती तेव्हा जोडा घाल तो पर्यंत मध्ये जोडण्यात सांगितले तेव्हा हिच्या मुखातून प्रतिपदाची तिथी निघाली हिच्या डोळ्यातून द्वितीयेचा जन्म झाला हिच्या हृदयातून तृतीया निघाली चतुर्थी तर ती स्वत होतीच तिच्या अंघोली पासून पंचमीच्या अशा निर्णया इंद्रिया पासून निर तिथि प्रादुर्भाव प्रत्येक तिथि ना पुंती तरी एक स्वतंत्र देवता लिए। आनि देवते जर ती तिथि गली ती देवता लवकर प्राप्त होतेमाल जवर से काम अनेक लोक देव अपेक्षा करा मे लूप हो असे काही म्हणणारे आहेत की गणपती एक्ट्रात काम नाही करत काय असं कोण म्हणे राष्ट्रपतीचे करेल पण त्याच्याजवळ तुमचा अर्थ जाऊन पोहोचेल तर तो निर्णयाचं काम आहे खालच्याच लोकांच्या म्हणून यांना प्रत्येकांना काही अधिकार तुम्ही ठेवले आहेत आणि ती ती अभिलाषा या खालच्या देवापासून करावी इथे खालचा असे जे शब्द येतील ते कुणाचं गौणत्व कुणाचं श्रेष्ठत्व असं समजायची गरज नाही आम्ही अगदी प्रस्तावनेच्या दिवशी सांगितलं होतं म्हणून कोणयाही वक्त्याचं भाषण जेव्हा केव्हा कुठे ऐकायचं असेल आणि त्याचं काही दिवस जर भाषण असेल तर पहिल्या भाषणाला जात जा म्हणजे त्याला काय भूमिका मांडायचं हे कळेल मग त्याचे भाषण ऐकले तर त्याला काय विचार मांडायचे हे बरोबर कळत नसतं म्हणून श्री गणेश या भाषणा भाजून म्हणजे त्याला बोलायचं काय आहे आणि आपल्याला काय कळलं हे त्याच्यावरून सिद्ध होतं आणि मग शंका कुशंका सगळ्यात काळात बहुतेक राहत नाही चांगला जर वक्तव्य असेल जर तो आपला विषय मांडताना साधारण श्रोत्यांच्या मनामधल्या शंका काय आहे त्याचा विचार करूनच तो विषय मांडतो त्यामुळे बहुतेक शंका उरत नाही जर उरल्या तर तो बघता जरा जड आहे म्हणून समजावा ती काही व्यासाची चूक नाही व्यास विषय मांडताना कोणती शंका शिल्लक ठेवत नाही पण आमच्यासारखे भक्तीच व्यासपीठावर बसतात त्यावेळेला सगळा आनंदी आनंद होतो तुम्हाला सांगायचं असतं एक व्यासाला सांगायचं एक लोकांना ऐकायचं आणि घडतं चालतोच काहीतरी हे सगळ्या घोटाळा आमचे लोक करतात म्हणून पुराण प्रवचन जितके या हकासानी प्रवचनकारांनी खराब केले जितके व्यासानी काही केलेलं नाही म्हणून जो सत्कार करायचा तो प्रभूव्यासाचा आणि शिवाय द्यायच्या ते या स्वतः त्याच्यात व्यासाचा काही संबंध नाही भाषिक पद्धत हे करता डोक्यात ठेवून पुढेही भाषण ऐकत चालला म्हणजे ते भाषण यथार्थ प्रमाणे या तंत्राप्रमाणे जेव्हा केव्हा या सगळ्या एक देवता देण्यात आली आणि त्यांना सांगितलं तुमची कृपा या तिथीवर जर उपवास केला प्रत्येल के तर तुमची कृपा त्या साधकाला आता उपवास करणं म्हणजे काय इथून दुर्गात उप म्हणजे आणि आवास म्हणजे बसून ज्या दिवशी ईश्वर सानिध्यामध्ये चोवीस तास तुम्ही त्या दिवशी तुम्ही उपवास केला असं समजा आज उपवास आहे म्हणून घरातलं हो सगळं साबण भांडे फुंडे काय आहे ते साफसूफ करणं जर काढलं तर उपास म्हणतात का आज उपास आहे म्हणून सगळं दप्तर काय लिहायचं राहिलं होतं ते ता सगळं लिहून टाकलं रोहास म्हणतात का याचा भगवंताशी संबंध तुमच्या किती आला त्या याच्यावर तो उपवास मोजायचा आहे दुसरा शब्द याला असतो निराहा या शब्दाचा अर्थ तरी लक्षात आणला का कधी कोणी याचा विचार तरी केला का हा दोन पद्धतीने शब्द तयार होतो ज्या दिवशी नुसतं पाणी पिऊन राहायचं त्याला म्हणायचं निराहार आणि काहीच न काटाटा राहायचं त्याला म्हणायचं निराहार न फलम न जलम मूलम न परणम कंद परण, काही खायचं नाही त्याला ना निराहार म्हणतात आता फक्त खायचं उरते बायको बाकी काही खायचं उरत नाही एवढी मोठी चतुर्थी होती जास्त कलावंती संबंध नाही गेले जास्त किती खातो खातोच खातो हे खातो ते खातो ते खातो ते खातो याला उवास मिळत नाही याला निराहार पडत या शब्दाचा एक असे काही संबंधच काही प्रांत आहेत की आमच्या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा आधीच कल्पना आल्यामुळे या सुरतवाल्याने आम्हाला सांगितलं तुम्ही काय वाटते ते सांगा पण मर्मानी करून चतुश्रीला काही खाऊ नका असं सांगितलं आणि आम्ही पंधरा दिवसात एक तर उपवास करतो आणि त्या दिवशी खायचा नाही तर आपण खायचं तो सगळा खायचा प्रदेश त्याच्यामुळे दिवस तातच राहतात आणि तरी गणपतीच्या प्रत्येकी अभिलाषा करतात इतका भगवान अद्याप झाला नाही तुम्ही काही काहीच करणार नाही त्याचं आणि वर्तून जाण्यावर की आम्हाला उपवास म्हणजे काय काय केलं तुम्ही हे या शब्दाचे अर्थ सांगितले अशीच वाराची कल्पना वार म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत चोवीस घंट्याचा जो वेळ त्याला एक वार म्हणावा सातच असल्यामुळं आणि यांचा कोण्याच देवावर भरोसा नसल्यामुळं कोणी गुरुवार करतो कोणी शुक्रवार करतो कोणी शनिवार करतो कळतच राहतात आता आठवा वार नसल्यामुळे नाही बिचार यांचा पाच वार आणि कोणी विचारायला आला म्हणजे त्याच्यावर चिडतात तुम्हाला काय तुम्हाला काहीच करायचं नाही आम्ही पाच वार जात कसं कोणी सांगितलं तुम्हाला करायला उपक्रम आणि वार करतो म्हणजे काय करतो एकदा जेवतो केव्हा इच्छेप्रमाणे जेव्हा जमेल तेव्हा केव्हा तरी एकदा जोडतो एकदा चिकडी खातो त्याच्या शनीशी काही संबंध आहे का नाही म्हणे माझा शनिवार दुपार झुटला तू पण झुकला तुला ब्रह्मदेव कोणी नेमलो रविवार लादल्याशिवाय शनिवार चुकला का नाही म्हणून मी सोडला तुला कोणी अधिकार दे असं काहीतरी करतात आणि फळं मात्र व्यवस्थित मिळण्याची अभिलाषा करतात असं काही मिळत नसतं जे समजून समजून घेतल्याशिवाय जर केलं तर त्याचा परिणाम काही होत उलट कष्ट होतात आणि व्यर्थ त्रास होतो याच्याशिवाय काही होत नाही कोणतीही धर्मशास्त्राची घटना वैद्यशास्त्राला धरून लिहिलेली असते असं याच्यापूर्वीही दोनदा चारनं सांगितलं आत्ताही ऐका हे उपवास त्या उद्देशाने सांगितलेले असतात पंधरा दिवस खाल्लेलं एक दिवस पचाव चौदा दिवस खाल्लेलं म्हणून पंधराव्या दिवशी उपवास करा उपासना पाचच आहे सागवी उपासना नाही संपूर्ण हिंदुस्थानभर फिरला तरी गणेश विष्णू सूर्य देवी आणि शंकर असे पाचच देवता आपल्यामध्ये आहेत मग जितक्या काही हिंदुस्थानमध्ये आता पसरलेल्या अनेक देवता दिसतील ते या पाचातूनच निर्माण झाले आहेत सहावा देव कोणता स्वतंत्र नाही या जो कोणी ज्या कोण्या देवाचा भक्ता असेल त्यांनी त्या त्या देवाची एक तिथली पत्नी करावी गणपतीची उपासना करायची असेल तर चतुर्थी प्रती करा देवीची उपासना करायची असेल तर अष्टमी नवमी चतुर्दशी याप्रमाणे आपल्या घरामध्ये जो कोणता कुलाकार असेल अष्टम्याच्या चतुर्दश नवम्याच्या कचित सहा त्या पद्धतीप्रमाणे देवीचं व्रत करा जर सूर्याची उपासना करायची असेल तर सप्तमीचं व्रत करा भगवान शंकराची उपासना करायची असेल तर चतुर्दशी व्रत करा जशी आत्ता महाशिवरात्र येते दोन तारखेला ही चतुर्दशीच्या प्रकारे युक्त असते ही चतुर्दशी प्रकार भगवान विष्णूची उपासना करायची असेल तर एकादशीच्या माध्यमातून करावी अशी पाच जणांच्या उपासनेच्या पाच निवाळ्या पद्धती सांगितल्या आहेत हे कशाकरता सांगितलं आहे चौदा दिवस थांबलेलं पचावं म्हणून म्हणून तेच दिवस लगान करावा काही गंगला म्हणजे तब्येत ठणखा जात आहे मी पत बासष्ट वर्षाचा होईपर्यंत यानंतर लोकांचं काही दुखल लोक काही औषध दिवस घेऊ लागले की मला मनस्वी चीड येतं ना लोक झाड काय तरी बिघडते का पण बिघडते याचा मी अनुभव घ्या पुष्कळ जर पुष्कळ सूचना करता ते औषध घ्या ते औषध घ्या हे बिघडाय घेतलं ना ते जर औषध न घेताना बिघडले तर सुधराय करता घ्यायचं काय काम आहे मधलं एकदा साफ झालं तर ते आपोआप असा माझा विश्वास आहे त्याच्यामुळे काही दिवस कष्ट मोगणं प्राप्त आहे सध्या त्या अवस्थेतून मी जातो आहे परंतु चतुर्दय इमाने इतबारे करतो आहे म्हणून पुढचं सगळं चौदा दिवस मला छान छान बोलता येतं म्हणून उद्या सूचना आधी कधी गेल्याबरोबर की कृपा करा उद्या आम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणजे चंद्रोदयापर्यंत तही खाण्याचं विचारू नका विचारायचंच असेल तर मग चंद्रोदयाला त्यावेळेला आम्ही नाही म्हणून तर गपचुप बघा पण पुष्कळांना पुष्कळ एक माई आम्हाला दूध इथून गेल्याबरोबर पाचते तर दुसऱ्या माईचं पत्र आलं आम्ही दूध दिलं तर चालेल का तुम्ही शंभर जणी पाहिजा पण माझ्या पोटात बसलं पाहिजे किती जणाला हो म्हणायचं कसं टाकताय म्हणून त्या बाईला मी होय म्हटलं नाही म्हटलं नाही तिला वाईट वाटलंच असेल की आम्ही तू विचारलं तर काही बोलत नाही काय बोलता तुम्ही जरी उदाहरण असला देणारे असला तरी आम्ही किती पचवू शकतो याचा विचार नको का करायला म्हणून नुसतं गपचूप बसायची वेळ आली एकूण उठत नाही तर माहीत ठरते दूध आता किती किती ते एकच पचत नाही तर दुसऱ्याची कुठं बंचायत करत बसतात ज्यांच्या घरी उतरलो त्यांच्या घरी इतकं दूध आहे की ती बाई चार दुधातच करते जेव्हा पावते नाही तर बडिया होऊन जातो की त्याचं ते घरी गेल्यावरती असतं मग मग त्यावेळा यांची गाय तिथे येणार नाही मला दूध द्यायला परंतु लोक श्रद्धेच्या भावनेत येतात पसतात आपण किती खायचं प्यायचं हा विचार करायचा असतो या करता या वैद्यशास्त्राला धरून हे धर्मशास्त्राचे नियम बसवलेले असतात म्हणून उद्या त्याला चतुर्थी करायची असेल त्यांनी न फलम न जलम हुलम न पर्णम कंदन ले चंद्रोदय काही न खाता पिता लढा धावून पहा काय मजा येते पाहता खरं केव्हा याच्यापेक्षा एक सोप व्रत आहे एक बाई खर्च नाही पण पंधरा घंट्याची मेहनत मात्र जरूर आहे तुमच्या इथं पद्धत आहे त्याच्यामुळे कोणी विचारणारे नाही काही नाही दुसरीकडे केलं तर ते कटकट -कट लागते की काय तुम्ही इथं का बसला का फिरता इथं मोरगावला तुमच्या कोणी विचारणार नाही मग इथे करतातच लोक हे सगळ्यांना माहीत आहे सूर्योदयाच्या आज सगळं अन्ने काय आहे आपलं ते रोज करून शनीच्या झाडाखाली येऊन बरा आणि चंद्रोदयापर्यंत उभा राहा एक पायी खर्च नाही आणि पंधरा तासामध्ये वाट्यते दे देण्याची दे दे साधना तिथे त्या मंदिरामध्ये त्या शमीच्या झाडामध्ये आहे हे इथल्याच झाडाचे असेल कुठे जिथे कुठे शमीचं झाड असेल तिथे हे करा कोणती गोष्ट कोथीत सांगितलेली कृतयुगात सांगितलेली असते त्यामुळे कृतयुगामध्ये एकदा केले की काम होतं त्रैतायुगामध्ये तेच कार्य दोन वेळेला केलं पाहिजे स्वाताऱ्यामध्ये तेच कार्य तीन वेळ केलं पाहिजे आणि कलौ चतुर्गुण प्रवृत्तार कलियुगामध्ये चार वेळा करा उद्याच्या चतुर्थीपासून सुरुवात करा वद्य चतुर्थीमध्ये उद्याच्या चतुर्थीचं अति मोठं महत्व आहे माघवद्य चतुर्थी पासून वद्य चतुर्थ्या निर्माण झाल्या आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून चतुर चतुर शुद्ध चतुर्थीची निर्मिती झाली म्हणून शुद्ध चतुर्थीत भाद्रपद शुद्ध चतुर्थी सगळ्यात मोठी आणि वद्य चतुर्थीमध्ये माघवद्य चतुर्थी सगळ्यात मोठं आता या चतुर्थ्या जर मंगळवार नियुक्त आल्या तर त्या अविशेष फळ देतात लग्नीच दक्ष प्रजापतीने प्रश्न केला का आपले इथे उज्जैन नावाचं एक क्षेत्र सध्या विद्यमान इथे पूर्वी भरद्वाज नावाचं एक महर्षी राहतो इथे मंगळ नावाच्या एका ग्रहाचा जन्म झाला आज मंगळाचं जन्मस्थान त्या उज्जैनला आहे दाखवला जातो इथे मंगलेश्वर नावाचे भगवान शंकर आहे तिथे मंगळाचा जन्म झाला ज्योतिषशास्त्रात या उज्जैनला अतिशय मोठी किंमत आहे उज्जैनचं सगळं गणित ज्योतिषशास्त्राला मान्य आहे आणि सूर्याची सगळी गती त्या उज्जैनहून मोजल्या जात आहेत पाहल्या इथे बारह मिहर नावाचे नवीन काळामध्ये मोठे ज्योतिषी झाले पंडित झाले त्यांनी तिथे हे भूबद्धे शेवन कसं येतो याच्यावर ये ज्योतिषशास्त्र कसं आधारित आहे इत्यादी सगळा त्यांनी केलेला आहे कधीतरी पृथ्वीपासून एक अलग झालेला तुकडा म्हणून त्याचं नाव मंगल भाऊ मग भूमीपासून झालं म्हणून भाऊम फळं चांगलं देतो अनुकूल असला तर म्हणून त्याचं नाव मंगल असे त्याला काही नाव पडले ज्या कुणाला अस्तित्व येतं त्याला आपण त्याच्या मागे कोणतं तरी देवत्व हा हिंदू धर्माचा एक विशेष प्रकार आहे आपण कोणी झाडाची पूजा करत नाही ज्या झाडामध्ये कोणती देवता आहे असं समजून तिची पूजा करतो आपण कोणी दगडाची पूजा करत नाही त्या दगडाच्या मूर्तीत देव आपण मातीची पूजा करत नाही त्या मातीच्या मूर्ती देव आहे अशी प्रत्येक पूजेच्या मागे कोणतीतरी एक देवता आहे आपण नदीमध्ये स्नान करताना ज्या गंगेची देवता मनामध्ये आणून न जप तप काय करायचं तिच्या गाधावर ते करतो असं प्रत्येकामध्ये हिंदू धर्मशास्त्र एक देवता आहे दे या तंत्राप्रमाणे जेव्हा केव्हा या मंगळाचा जन्म झाला या भौमाचा जन्म झाला तेव्हा त्याची एक देवता निर्माण झाली आणि त्या देवतेला अस्तित्व आल्याबरोबर तिने गणेश आराधन केलं भगवान गणेश प्रसन्न झालं मंगलमंतात या स्वरूपाने मला ग्रहस्थिती प्राप्त व्हावी ग्रहामध्ये मी एक शुभदायक ग्रह म्हणून असावा आणि तुमचं आमच्या वारावर वा जास्त महत्व असावं भगवान तथाच श्री म्हणते जर हा मनुष्य वेशात असताना अमृत पिऊ लागला आणि ग्रम आलेमध्ये याला एक विशिष्ट स्थान देण्यात आलं विश्वामध्ये जितके काही घटक आहेत प्राणी आहेत जिवंत या सगळ्यांच्या रक्तावर या मंगळाचा आजर चालत असतो म्हणून मंगळ ही रक्त शुद्ध ठेवणारी अशी देवता सांगितलेली आहे रक्ताचा संबंध मंगळाशी येतो मंगळाचा संबंध रक्ताशी येतो या मंगळाला प्रसन्न करण्याकरता जसे काही मंगळवाराने व्रत सांगितले आहेत असे काही पोवळे इत्यादी रत्न या मंगळाला आवडणारे अंगावर ठेवले तर याच्यामुळं रक्त प्रवाह शरीरामध्ये व्यवस्थित होतो हे जे अंगावर अलंकार वगैरे घालण्याची पद्धत आहे आपल्या भारतात ती शास्त्राला धरू नये ती आगौ काही नाही स्त्री ही जन्मजात चंद्रप्रधान असते त्यामुळे स्त्रियांच्या अंगावर जितकं सोनं असते तितकी तिची तब्येत चांगली जाते सोनं हे नुसतं ऐट करण्याकरता नाही हे प्रकृती चांगलं ठेवण्याकरता आहे आणि प्रकृती चांगली असण्याकरिता जितकं इथे या नसेवर गाठल्या जातं कारण आपली तब्येत पाहताना या इथल्या जाड्या पाव्या जातात कोणताही वैद्य कुठे असं तुमचा हात लावून पाहत नाही तर तो तुमची नाडी धरून पाहतो याच्यावर जितकं सोनं घासेल तितकी तब्येत चांगली राहते हृदयावर जितकं सोनं घासेल तितकी तब्येत चांगली राहत आहे म्हणून आमच्या इथल्या सगळ्या स्त्रियांना गोट पाटल्या तोळे इत्यादी घालण्याची पद्धत होती नाकेशाने देश होता मिळत धक्कम होतो नवरा संपन्न असला की करून देत होता आणि बाई एखाद्या महालक्ष्मीसारखी लटत होती आता तिला सोनं आवडत नाही म्हणजे मिळत नाही म्हणा सोनं आवडत नसते बाईला सोनं आवडत नाही दुर्दैवी बाई म्हणून समजायची सोनं आवडत नाही आता कसं जाण पण हळूहळू ते काहीच्या काही आकाशाला भेडत चाललंय आवडते म्हणण्याची सोय उरली नाही घालून जाण्याची व्यवस्था उरली नाही सुरक्षितता काही राहिली नाही त्याच्यामुळं सोन्याच्या सोन्याचा रंग आला आणि अलंकार नले अलंकार सुटले नाही परंतु ते तिसरे चाले ज्याचा उपयोग व्हावा ते नाही जेव्हा केव्हा सोनं मिळत नाही किंवा घालण्याची शक्यता नाही तेव्हा सोन्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते काचेमध्ये आहेत म्हणून स्त्रियांनी दोन्ही हातात काचेच्या बांगड्या जास्तीत जास्त घालाव्या म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहते काचेच्या बांगड्या तर पूर्जात थोड्या बहुत ते उजव्या हातात तो, ढगाचं घड्याळ असतो गड्याळ असल्यामुळे ते बघण्याची अडचण होते आणि नसतातच बहुतेक त्याच्यामुळे समजायला की महागच रुगला नाही बाई नक्की कोण आहे सगळं आनंदी आनंद झाला असं न पुरुषाच्या बाबतीमध्ये जे कार्य सोनं करतो तितकंच कार्य रुद्राक्ष करतो अर्थात स्त्रियांनी अर्थात काही हानी होईल आता त्याचा अर्थ नाही पण स्त्रियांना ते आवडत नाही आमच्या इथे एक दिवस एका कंठाची माती आणि बागड्या पाटल्या सगळ्या आहेत पण कठ्ठा माझ्याजवळ हे चकटप्पू चक टप्पू करतात आणि शृंगरीच्या आचार्य महाराजाकरता मिळालेला आहे मी जप करताना घातो एखाद्या वेळा गळ्यात दंडाला ते सगळे एक रुद्राक्ष आहेत ते पणही त्यासाठी कंठा काय आपले पण तू म्हणजे घरात काय आहे हे सुद्धा पाहत नाही असा त्याचा अर्थ द्या कुठं आहे देवापक्षीत पाव जाऊमुखीत पावापक्षी देवा पाव जाऊन घोमुखीत पाहा म्हणजे भौमुखीत करता आणि मला आज्यापर्यंत कळला नाही भौमुखी काढले द्यावे त्या पुरमुखी आहेत त्याच्यामध्ये ते जाड चूट पण थाची हे घरात म्हणून करता नाही का तुमचं तुम्हाला लगला मला काही नको नको नको त्याच्यामुळे आता तिला हळूहळू हो, ब्लड प्रेशर होऊ लागला आहे या रुद्राक्षामध्ये ब्लड प्रेशर दूर करण्याचा प्रचंड गुण आहे म्हणून रुद्राक्ष औषध आहे तुळशी औषध आहे अली गणेशाला आवडत नसते म्हणून गणेशाच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांनी तुळशीच्या माळा घालू नयेत असा त्याचा अर्थ नाही की फार मोठी कामाची आहे दुर्वा शमी मंदार या सगळ्या औषधी आहेत बेज सगळ्या औषधी आहे आवळे हे औषधी आहे वड पिंपळ उंबर हे जे देवासारखे झाडं झाले आहेत ते उभीच नाही यांच्यामध्ये अतिशय मोठे गुणधर्म आहेत म्हणून यांना आपण दैवत्व दिलं आहे आणि यांचा संपर्क कुणाचा खुण्यावारी असावा कसा असावा काय असावा याच्यावर काही विशिष्ट प्रमाण ठरला उंबराला प्रदक्षिणा करायचं असेल तर त्याला सतत हात धुन संपर्कात राहून करावं आणि पिंपळाला करायचं करा। असेल तर शनिवार व्यतिरिक्त कधीही त्याला स्पर्श करू नये अंगातली सगळी उष्णता पिंपळ ओळून गेली आणि काम न होताना भरतच काहीतरी होईल म्हणून या प्रत्येक ठराचे गुणधर्म निर्णाळे आहेत आणि त्याच्या लाकडाचा शरीरावर परिणाम होतो म्हणून कोण्या कोण्या लाकडाचे मणी करावेत गळ्यात घालावेत याचं काही प्रमाण ठरलं आहे याच्यामध्ये शमी मंदार यांच्या मण्याचा फार महत्वाचा प्रकार आहे म्हणून हे गणपत्यांच्या गळ्यामध्ये असावेत नेहमी अंगावर असावेत या रत्नाच्या सोन्याच्या माध्यमातून करा। स्नान करावं म्हणजे शरीर निरोगी राहावं स्नान तांब्याच्या भांड्यामध्ये करा निदान पाणी घेताना गंगालयामध्ये घ्या ते गंगेचं बसण्याचं स्थान म्हणून त्याचं नाव गंगालय हे गंगा आलय घरात बाटल्या आदित्य स्वतः बाटल्या ते याला पवित्र काय करणार नावच दरित्री आले लोखंडा लोखंडापासन आता प्लास्टिक पर्यटन आय गुणधर्म उतरायन पत्र तंब्या गुणधर्म उतरतो मन रामयात भरवावे सका स्नाव मे मानूस निरोगी धर्मशास्त्रा विचार आरोग्यशास्त्रा के वैद्यशास्त्रा के तंत्राप्रमा हे अंगा आता बन विचार असं स्त्री त्रिया, स्त्रियांच्या अंगावर सवनं जास्त असावं पुरुषाच्या अंगावर त्या मानाने रुद्राक्ष तुळशीचे शमीचे म्हणी हे त्यांच्या त्यांच्या उपासनेप्रमाणे असावेत आणि त्याप्रमाणे त्यांनी धारण करावेत म्हणजे सवन्याचं काम या लाकडी म्हणण्यानी दाखव असं याचं महत्व आहे अशा याच्यामध्ये प्रत्येक उपवास करताना त्याचा वैद्यशास्त्राशी संबंध काय आहे आपलं सांगणं सध्या चालू आहे अशा याच्यामध्ये सगळ्या त्या का साधकांनी कोणती तरी एक तिथी पक्की करावी त्या तिथीच्या आदल्या दिवशी कमी करावी उद्या चतुर्थी आहे म्हणून आज घर सगळं उत्तर मिळू नये आणि उद्या अजिर्ण झालं म्हणून पचवायच्या मागे लागू नये मुंबईत तर उपवासाचं दुकान आहे तर अद्भूतच आहे सगळं त्या दुकानात गेलं की तुम्हाला तासभर असं मिळत पाच रुपयापासून आम्ही पाहिलं आता ते पंचवीस रुपयापर्यंत ताटाची किंमत झाली आहे परंतु जर त्या एकादशीला खाल्लं तर त्याला द्वादशीला उपवास करावा लागत पापड तुरडे लोणचं सगळं त्या उपासाचं मिळतं ध्येयाच्या टोचले असते दुपासाचे तुरडे लोणचे काय करतो पण परंतु हा दुपास आहे अरे ते चौदा दिवसाचं पचाई करता तुला उपवास करायला सांगितला पुन्हा त्याच्यावर जाण ठर देण्याकरता नाही सांगितलं पण हे कोण लक्षात घेत आणि मग बी पड़ता पडतात ओरडतात ते काहीच करत नाही निदान तुझ्या तर का बनत काही पुष्कळ बरा पण तू एकादशी करतो म्हणजे तापत देतो त्या विष्णूला अद्याप तुझी काही गरज उरली नाही लोकांची कल्पना ही आहे की इथं जे जमत नाही ते मेल्यावर स्वर्गात जमेल हे जे कोठ्या पुराने ऐकायला येतात याच्या मागे हा एक उद्देश असतो स्वर्ग म्हणजे काय म्युन्सिपालिटीची पेटी पेटी वाटली इथे जे कचरा नको <laughs> ते तिथे नेऊन टाका असा काही स्वर्ग आहे का लग्नाची बायको याच्याहून जन्मात केरसुरी ओवळत नाही तर तिथे काय रंभाण उर्वशी याच्यावर चौऱ्या ओवाळतात काय जरूर यामध्ये तिथे गेला काय न का गेला काय यानं काय पुरुषार्थ केला या भारतामध्ये सगळ्यासारखं का यानं काय केलं म्हणून याचं स्वागत तिथल्या स्त्रियांनी करावं इथं तुझी लग्नाची बायको तू जाऊन आला तर पुढे तु येत नाही तर ते रंभा कशाला पुढे येते तुझ्या काय जरूर आहे पण कल्पना ही आहे की जर जमत नाही सुख ऐकून घ्या कानावून गेलो तर मेल्यावर कामी पडत गेल्यावर काय कामी पडतं hmm. इथं जगण्याकरता ऐकायचं असतं आणि ते ऐकायचं असतं ताळून घ्या पण एक कल्पना आहे म्हातारपणी आहे का ओ कुठ्या कुणानं देवापिवा म्हातारपणी जावं ताळून काय देवाला मातारपणी का चढतायचं काय काय बात जेव्हा चढताच तेव्हा म्हातारपणी देवाला जायचं म्हणजे करायचं काय जरी ते चार मैदा चढता येत नाही तर बाकीच्या देवस्थाने पाहिलंच का कसे गगनचुंबी पहाडावर बसलेले आहे तिथं जायचं म्हणजे स्वर्गाबर्गाची का कल्पना काय असेल ते असेल पण गंगोत्रीला जमनोत्रीला चालला म्हणजे काही का स्वर्ग फार लाम नाही एक तर थाप करता करता याचे श्वास सगळे संपायची वेळ येते आणि थोडा गजरला हारहार महादेव तिथं दया काही नाही पुंड शास्त्री चालला होता कुठं आहे कुठं आहे गेला आलख नंदे त्याचा पत्ता लागायचा नाही कोणीकडे गेला आणि काय गेला बरं करता दुसरा थांबला तर तीस लाख पडतो पुन्हा त्याच्यामुळे जे गेला ते गेला चला पुढे अशी सगळे हे तारुणण्यात करायची गोष्ट आहे जेव्हा चालणारच नाही बाहेर धडखड करतील कशाचं हिमालयाला आणि कशाची तीर्थन कशाच्या यात्रा म्हणून हे सगळं तरुणा आता मातारपणी ऐकू शकतंय मग ते गोवाच्या जवळ बसणार गानावर हात लावणार तिकडून ऐकणार तिकडून ऐकण्याचा प्रयत्न करणार आणि चांगलं चाललं होतं मुदगोल काहीतरी पुराण आहे म्हणे मुदगल नावाचं मी पहिल्यांदाच नाव ऐकलं मी नावही ऐकलं नव्हतं मध्ये काय ते ऐकायचं होतं पण ऐकूच येत नाही ऐकू येत होतं तेव्हा जेव्हा टीव्ही ऐकत होता रेडिओ ऐकत होता तेव्हा कुठे खुसूत होती याला मुदगोल ऐकायची पण जेव्हा टीव्ही ते रेडिओ ऐकू येत नाही तेव्हा याला वाटलं मुदगोल ऐकलं पाहिजे नाही आता फार वेळ गेली आता तुझा काही उपयोग नाही जाऊ देतो एक एक इंद्रीय परमात्मा कमी करून टाकतो आणि त्या तंत्राप्रमाणे त्याला शक्ती येण्याकरता म्हणून हे प्रथा उपवास वगैरे सांगितले आहेत पण ती शक्ती तर बाजूलाच गेली आहे नाही ते शक्ती मातीत घालण्याच्या आपण मागे लागतो अशी सध्याची आपली उपवास करण्याची पद्धत या तंत्राप्रमाणे एक दिवस आधी कमी खाऊ दुसऱ्या दिवशी काही न खाता नुसतं काही न खाण्याचा काही ठिकाणं म्हणजेच वर्त केलं आता नाही कमी खाल्लं म्हणजे झोप येत नाही बोट भरल्याशिवाय झोप येत नाही बोट रिकामी असलं की झोप नाही येत हे करून पहा प्रयोग एखाद्या दिवशी रात्री खाऊ नका म्हणजे मग समजतं काय काय नक्की माहीत असेल कोणा डब्यात काय मग बायकोला न उठवताय हा जाऊन टाळतो खातो पाणी पिचून झोपतो नाही मग तिला उठवावं लागतं त्याच्याशिवाय याला झोप येत या नाही तर ती पिशवी तडार धरली असल्याशिवाय झोपयत नाही असा सगळ्यांचा रोजचा प्रकार असतो म्हणून आदल्या दिवशी कमी खावं दुसऱ्या दिवशी तर काही खाऊच नाही आणि त्याच्या संपर्कात बसावं उद्याचा जो दिवस काढायचा तो बाकीच्यानी काय केला चतुर्थी केली के के की नाही तो देवळाचा होता की नाही त्यानं किती खाल्लं याचे विचार करण्यापेक्षा तुम्ही गजानन गजानंद करा बाकीच्यामधून करायचंय काय तुम्हाला नाही म्हणजे एवढी मोठी चतुर्थी होती मोरगावात होता पण त्याने एक दुर्बा व्हायली तू व्हायला का आधी तुझं तू पाकीच्याची पंचायत गरज बसू नको लोकांचे दोष काढणं म्हणजे आपले सद्गुण वाढणं नव्हे लोकांना मूर्ख म्हणणं म्हणजे आपण तिथ नाही हे नेहमी डोक्यात ठेवून बघा म्हणजे फ्लबिळे असं तंत्रामध्ये गणेशाचा उपवास चतुर्थी या तिथीवर करा आता चतुर्थीला मंगळवार आला तर विशेष पण भाद्रपद शुद्ध चतुर्थी जर सोमवारी आली तर ती मंगळवारपेक्षाही विशेष आणि ती जर स्वाती नक्षत्रानी युक्त आली मग तर काही त्याचा पारावार नाही त्याच्या मोठेपणाचा जेव्हा केव्हा आदि कालामध्ये पंचेश्वरांच्या माध्यमातून भगवान भ्रशुंडी महाराजांनी इथली तुमची ही मूर्ती बसवली असेल त्यावेळेला भाद्रपद शुद्ध चतुर्थी मध्यान्ह सोमवार आणि स्वाती नक्षत्र होत भगवान मयुरेश जन्माला आले त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर हे मयुरेशाचं जन्मस्थान आहे आम्हाला बाकीच्या देवावरून काय करायचं दे बाकीच्या क्षेत्राचं काय त्या ठिकाण बाकीचे क्षेत्र नाहीतच बाकीचे देव नाहीतच बाकीच्यांचं देणं घेणं नाही सगळा गणेशच एक म्हणून आठ का तशा एकच सैवाई वर्णना आठवाही पुराणात एकट्याच गणेशाचं वर्णन आहे दुसरं कोणाचंही नाही पण ते कळलं तर हे प्रस्तावाने सांगितलं होतं आता ते पुन्हा सांगत बसण्याची काही गरज नाही या त्र्यंबकेश्वरला भगवान मयुरेश जन्माला आले कोणताही देवाचा अवतार तोही मध्ये एक दिवस प्रकार सांगितला होता जसा मनुष्य जन्मतो असा भगवान जन्मत नसतो मग तो, नस तो।, तो विष्णूचा अवतार असो शंकराचा असो सूर्याचा असो देवीचा असो की गणेशाचा असो त्याची आई गरोदर असते वेळेवर तो गर्भ जिरतो आणि भगवान प्रगट होतो जन्मत नाही तो हा तो प्रगट होत असतो तो गरबा आपोआपच जिंकतो आणि त्याच्या समोर जे काही दिव्य ध्यान प्रगट होतो, ते त्याच्या मागणीप्रमाणे पुढे सौम्य होतो आणि सर्वसामान्य माणसासारखं होत म्हणूनच भ्रशुंडी महाराजांनी विचारलं होतं की तुझ्या इथं जो गणेश आहे म्हणतो त्याला सौंड आहे का म्हणजे विनायकाला जन्मद्यात सौंड नव्हती हे आपोआप झालं नाही तर महाराजांनी विचारलंच नसतं आणि राजाने प्रामाणिकपणे सांगितलं नाही जाऊन नाही